वाल्मिकि रामायण उत्तरकांड सर्ग शंभरावा काही काळाने केके देशाचा राजा युद्धाजीत पुरोहितांडे पाठवले तो पुरोहित म्हणजे अंगीरस पुत्र गार्ग्य तो अतुल प्रभावी ब्रह्मर्षी होता युद्धाजीताने रामाकडे उत्कृष्ट प्रीतीदान म्हणून दहा सहस्त्र घोडे कांबळी रत्ने उत्तम नाविन्यपूर्ण वस्त्रे आणि सुंदर अलंकार पाठवले श्रीमान महर्षी गार्ग्य मामा अश्वपतीने पाठवलेले पुष्कळ धन घेऊन आले आहेत हे ऐकून श्रीमान राम आपल्या भावासह हो, कोसभर दूर गेला आणि त्याने इंद्राने त्यांची पूजा केली ऋषींचा असा सत्कार करून आणि आणलेले धन घेऊन त्याने त्यांना प्रत्येक गोष्टीविषयीचे त्यांचे आणि मामाचे कुशल विचारले ते महाभाग ऋषी आसनावर बसल्यानंतर राम त्यांना विचारू लागला जो निरप घेऊन वाघवेत श्रेष्ठ साक्षात ब्रस्पतीप्रमाणे असणारे आपण भगवान येथे आला तो मामाचा महर्षी आपले अद्भुत वाटणारे कार्य काय सांगू लागले महाबाहो तुझा मामा नरश्रेष्ठ युधाजीत प्रेमाने जे बोलला ते तुला ऐकण्याची आवड असेल तर एक गंधर्वाचा देश फळाफलाने शोभणारा सिंधू नदीच्या दोन्ही तटावर वसलेला अतिशय रमणीय असायला आणणारे गंधर्व सशस्त्र गंधर्व नगर जिंकून घे आणि तेथे आपली सुव्यवस्थित दोन नगरे बसो तेथे तुझ्या वचून अन्य कोणाचे काही चालणार नाही तो देश अतिशय देखण आहे महाभाऊ तो तुझ्या मनात भरेल मी तुला आही त्याचे सांगणार आणि मामाचे ते सांगणे रामाने मोठ्या प्रेमाने ऐकून घेतले आणि बरे आहे असे म्हणून त्याने भरताकडे पाहिले मग राम प्रेमाने आपले जोडलेले हात पुढे करून ब्राह्मणाला म्हणाला ब्रह्मर्ष त्या देशावर हे दोन कुमार पुष्कर नावाचे दोघे भरताचे पुत्र आहेत मामाच्या रक्षणाखाली राहून आणि धर्माच्या ठिकाणी मन स्थिर करून हे दोघे कुमार भरताच्या नेतृत्वाखाली आपल्या सैन्याला पाठीशी घेऊन जिंकले तिकडे जातील आणि गंधर्व पुत्रांचा वध करून त्याची दोन पुरात विभागणी करतील दोन श्रेष्ठ पुरे वसवून आणि त्यावर आपल्या मुलांची स्थापना करून हा अत्यंत धर्मनिष्ठ भरत परत माझ्याकडे येईल ब्रम्हिणा असे सांगून त्याने भरताला सैन्यासह आज्ञा केली आणि त्याचवेळी दोघा त्याने अभिषेक केला बुध नक्षत्रावर अंगेरस पुत्राला पुढे करून भरत सैन्यासह आणि दोघा निघाला जणू इंद्राने नियुक्त केलेली अशी ती सेना भरताच्या मागोमाग दूर समुदाय मांस खाणारा आणि महाभयंकर होता तो गंधर्व पुत्रांचे मांस खाण्याच्या इच्छेने हजारांच्या संख्येने गेला अनेक सहस्त्रांच्या संख्येने सिंह वाघ दुकरे आकाशगामी पक्षी सेनेच्या पुढे चालले ती सेना वाटेत सुरक्षितपणे दीड महिना काढून धृष्टपृष्ठ जनाने युक्त असे के देशाला पोहोचले कांडाचा शंभरावा सर्ग समा